अध्याय आठवा अवधूतोपाख्यान अजगर ते पिंगले पिंगलेपर्यंत नव गुरूंची कथा अवधूत म्हणतात हे राजन प्राण्यांना इंद्रियांचे दुःख जसे स्वर्गात आणि नरकातही मिळते त्याचप्रमाणे सुखही मिळते म्हणून बुद्धिमान माणसानं त्याची इच्छा धरू नये प्रयत्न न करता योगायोगानं जे अन्न मिळेल ते खाऊनच योग्याने अजगराप्रमाणे जीवन निर्वाह करावा मग ते चविष्ट असो की बेचव अधिक असो की कमी पुष्कळ दिवस भोजन मिळाले नाही तरी सुद्धा त्यासाठी काही प्रयत्न न करता तो प्रारब्धाचा भोग समजून आहार न घेता अजगराप्रमाणे पडून राहावे मनोबळ इंद्रिय आणि शारीरिक बळ या तिन्हींनी युक्त असूनही तसेच इंद्रियांमध्ये कार्य करण्याची क्षमता असूनही देहाने काम न करता झोपल्यासारखं पडून राहावं परंतु सजग असावं तेव्हा आजगरापासून सुखासाठी प्रयत्न न करणं मिळेल ते खाणं दैवावर विसंबून राहणं हे गुण घ्यावेत निश्चल समुद्र बाहेर प्रसन्न आणि आत गंभीर असतो तो अथांग असतो तो ओलांडता येत नाही त्याचा अंत लागणं कठीण आहे त्याला प्रक्षुब्ध करता येत नाही त्याचप्रमाणे मुनी बाहेरून प्रसन्न पण आतून गंभीर असतो तो कसा आहे हे कोणालाच कळत नाही ते कोणाला त्याच्यावर मात करता येत नाही त्याचा अंतपार कोणाला लागत नाही आणि विकाराने तो विचलित होत नाही समुद्राला नद्यांचे पाणी येऊन मिळालं तरी सुद्धा तो वाढत नाही आणि नाही मिळालं तरी तो आटतही नाही त्याचप्रमाणे भगवत परायण मुनी सुद्धा समृद्धीनं युक्त असला तरी आनंदानं हुरळून जात नाही आणि दारिद्र्य असलं तरी दुःखी होत नाही तेव्हा समुद्रापासून धीरगंभीरता आणि सुखदुःखात एकरूपता हे गुण घ्यावे ज्याप्रमाणे पतंग आगीच्या मोहात सापडून आगीवर झेप घेऊन मरतो त्याचप्रमाणे इंद्रिय ताब्यात नसणारा मुनी देव माया रूपी स्त्रीला पाहून तिच्या विलासा पडतो स्त्री सुवर्ण अलंकार वस्त्रे इत्यादी मायेनं निर्माण केलेल्या पदार्थांमध्ये उपभोग बुद्धीला आसक्त झालेला मूर्ख मनुष्य आपला विवेक घालवून बसतो आणि त्या पतंगाप्रमाणे स्वतः त्यामध्ये पडून आपला सर्वनाश करून घेतो तेव्हा माया निर्मित पदार्थांमध्ये आसक्त होऊ नये ही शिकवण पतंगापासून घ्यावी भ्रमर जसा अनेक फुलांमधील पीडा न देता ग्रहण करतो त्याचप्रमाणे मुनीनं थोडं थोडं अन्न काही घरातून माधुकरी मागून आणावं त्या योगे शरीर निर्वाही होईल आणि देणाऱ्यालाही कष्ट वाटणार नाही भ्रमर जसा सर्व तऱ्हेच्या फुलांमधून रसरूपसार ग्रहण करतो त्याचप्रमाणे कुशल मुनीनं सर्व लहान मोठ्या शास्त्रातून सार ग्रहण करावे मुनीने सायंकाळासाठी आणि दुसऱ्या दिवसासाठी भिक्षांना शिल्लक ठेवू नये भिक्षा घेण्यासाठी पात्राऐवजी फक्त हात आणि ठेवण्यासाठी फक्त पोटच असावे मधमाशीनं मध साठवला तर मधासह तिचाही नाश होतो म्हणून मुनीनं कोणत्याही तऱ्हेचा संग्रह करू नये तेव्हा मधमाशीपासून पुढील गुण घ्यावेत की माधुकरी मागावी शास्त्रांचे तात्पर्य घ्यावे पण संग्रह करू नये मुनीनं ना आपल्या लाकडाच्या स्त्रीला सुद्धा कधीही पायानेही स्पर्श करू नये नाहीतर लाकडी हातिणीमध्ये आसक्त झालेला हत्ती ज्या प्रकारे बांधला जातो त्याच प्रकारे हाही मोहात पडतो आपला साक्षात मृत्यू अशा स्त्रीला विवेकी पुरुषानं कधीही जवळ करू नये कारण हत्तीमध्ये आसक्त झालेला हत्ती दुसऱ्या बलवान हत्तींकडून मारला जातो त्याप्रमाणे हा सुद्धा मृत्यूची शिकार होतो तेव्हा हत्तीपासून स्त्री संघ वर्ज करावा ही शिकवण घ्यावी लोभी मनुष्य कष्टाने साठवलेले धन कुणालाही देत नाही कि स्वतःही त्याचा उपभोग घेत नाही त्याच्याकडील धनाची माहिती असणारा दुसराच कोणीतरी तो घेतो जसे पोळ्यातील मध काढणारा मनुष्य मधमाशाने साठवलेला मध आपण घेतो ज्याप्रमाणे मधमाशांनी मोठ्या कष्टानं जमा केलेला मत त्यांच्या आधीच मत काढणारा मनुष्य खातो त्याप्रमाणे ग्रहस्थांनी मोठ्या कष्टाने मिळवलेल्या पैशातून तयार केलेले अन्न पदार्थ त्यांच्या आधीच संन्यासी उपभोगतो तेव्हा मध गोळा करणाऱ्याकडून मिळालेली शिकवण धनासाठी कष्ट न करताही उदरनिर्वाह होऊ शकतो हरिणापासून मी हे शिकलो की मनमासी संन्यासानं विषयांसंबंधीचं गाणं कधीही ऐकू नये व्याधाच्या गीतानं मोहित होऊन बांधल्या जाणाऱ्या हरिणाकडून हे शिकावे हरिणीपासून जन्मलेलं ऋषशृंग मुहून त्यांना वश झाले आणि शेवटी त्यांच्या हातातील भावलं बनले तेव्हा वैशयिक गीत ऐकू नयेत ही, ही शिकवण हरिणापासून घ्यावी मासा जसा गळाला लावलेल्या माशाच्या मांसाच्या तुकड्याचा लोभानं आपले प्राण गमावतो त्याचप्रमाणे चमदार पदार्थांचा लोभी निर्बुद्ध माणूस सुद्धा मनाला व्याकुळ करणाऱ्या आपल्या जिभेला वश होऊन मारला जातो विवेकी लोक जेवण घेण्याचं बंद करून इतर इंद्रियांवर लवकर विजय मिळवतात परंतु यामुळं जीभ ताब्यात येत नाही उलट भोजन घेणं बंद केल्यामुळं ती अधिकच खवळते माणसाने सर्व इंद्रियांवर विजय मिळवला तरी तो जोपर्यंत जिभेला ताब्यात ठेवत नाही तोपर्यंत जितेंद्रिय होऊ शकत नाही करण जीभ जिंकली तर सर्व इंद्रिय जिंकली असं खुशाल समजावं तेव्हा जीभ जिंकणं महत्वाचं हे माशापासून शिकावं हे राजन पूर्वी एकदा विदेह नगरात पिंगला नावाची एक वेश्या राहत होती मी तिच्याकडून जे शिकलो ते तुला आता सांगतो ती अतिशय सुंदर वेश्या एकदा रात्रीच्या वेळी एखाद्या पुरुषाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी नटून थटून घराच्या बाहेरच्या दारात उभी राहिली हे पुरुष श्रेष्ठा पैशाशी लालसा असलेल्या तिला वाटेतून येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांना पाहून ते धनवान असून धन देऊन आपला प्रियकर होण्यासाठी येत आहेत असे वाटे अनेक पुरुष येऊन निघून गेले तरी त्या वेश्याला वाटे की आणखी धनवान माणूस आपल्याकडे येईल आणि तो आपल्याला पुष्कळ धन देईल अशी खोटी आशा बाळगून झोपमूड झालेली ती दरवाजाजवळ ताटकळत उभी होती ती कधी बाहेर येईल तर कधी जाईल होता होता मध्यरात्र झाली पैशाच्या आशेनं चेहरा सुकून गेला चित्त व्याकुळ झालं आणि तिच्या मनात तीव्र वैराग्य निर्माण झालं तिच्या चिंतेच कारण तिच्या सुखाला कारणीभूत जेव्हा वैराग्य जागृत झालं तेव्हा तिनं गायलेलं गीत माझ्याकडून ऐक मनुष्याची आशारूपी दोरी तोडणारी तलवार म्हणजे वैराग्य राजन जसा अज्ञानी माणूस ममता सोडू इच्छित नाही त्याचप्रमाणे ज्याला वैराग्य प्राप्त झालं नाही तो शरीर आणि त्याची बंधनं तोडू टाकू इच्छित नाही पिंगला म्हणू लागली अहो इंद्रियांच्या अधीन झालेल्या माझा मूर्खपणा आणि मुहाची झेप तर पहा जी मी क्षुद्र माणसाकडून विषय सुखाची इच्छा करीत आहे माझा खरा पती नेहमी माझ्याजवळच आहे तोच मला परमानंद आणि परमार्थ धन देणार आहे त्याला सोडून मी माझी एकही इच्छा पूर्ण करू शकत नाही उलट जे मला दुःख भय आधी व्याधी शोक आणि मोहच देणारे आहेत अशा क्षुद्र माणसांचे मी सेवन करीत राहिले किती मी मूर्ख अरे, अरे अरे मी अत्यंत क्लेश दिले स्त्री लंपट लोभी आणि निंद अशा लोकांना हे शरीर विकवून मी धनाची आणि रतीसुखाची इच्छा करीत होते जसे बांबूचे आढे वासे पट्ट्या इत्यादीने घर बांधावे त्याप्रमाणे पाठीचा कणा हाडे इत्यादी हे शरीर रूपी घर तयार झाले आहे ते त्वचा लव तसेच नखाने आच्छा दिले आहे याच्या नऊ दरवाजांमधून सदैव मलमूत्र इत्यादी वाहत असते माझ्या अखेरीज दुसरी अशी कोणती स्त्री असेल की जी अशा निंद शरीरालाच प्रिय समजून त्याचे सेवन करील या विदेय ही लोकांच्या जीवनमुक्तांच्या नगरीत मी एकटीच मूर्ख आणि चारित्रहीन आहे कारण जी स्वतःचे सुद्धा दान करणाऱ्या अविनाशी परमात्म्याला सोडून दुसऱ्या पुरुषाची अभिनाशा हित करणारे माझे आहेत आता मी स्वतःचीच किंमत देऊन यांना विकत घेईन आणि लक्ष्मीप्रमाणे त्यांच्या विहार करीन जितके म्हणून हे विषय किंवा ते देणारे जन्ममृत्यू असणारे पुरुष आहेत यांनी तुझे काय प्रिय केले आहे किंवा काळाने कवटाळलेल्या देवानी तरी आपल्या बायकांचे काय भले केले आहे माझ्या कोणत्या तरी शुभकर्मामुळेच भगवान विष्णू निश्चितच माझ्यावर प्रसन्न झाले आहेत म्हणूनच तर भलतीज आशा करणाऱ्या मला एक प्रकारे वैराग्य आले माझे हे वैराग्यच मला नक्की सुख देणारे ठरेल जर मी आभागिनी असते तर मला झालेले दुःख हे माझ्या वैराग्याचं कारण ठरलंच नसतं कारण अशा प्रकारच्या वैराग्यामुळंच मनुष्य आपले संसारबंधन तोडून परमशांती मिळवतो आता मी भगवंताचे हे उपकार मस्तकावर झेलून आणि भुगांची वाईट इच्छा टाकून देऊन त्याच जगदीश्वरांना शरण जाते आता मला माझ्या प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यावरच मी संतोष मानून श्रद्धापूर्वक जीवन व्यतीत करीन तसेच आपले आत्मस्वरूप अशा या प्रियतम प्रभूंच्या विहार करीन हा जीव संसाराच्या विहिरीत पडला आहे विषयांनी याला अगदी आंधळे केले आहे काल रूपी अजगराने याला दाढ़ेत आता याचे अजगरा दाढ़ पकड़ रुस विषय विरक्त होते सर्व जग काूपी अजगरा ग्रासले अत्यंत सावधानपूर्वक जायू पिंगला वेश्य निय धनवंत व्यर्थ आशा करण सोडुन देख ती आपल्या अंथरुणावर शांतपणे जाऊन झोपली खरोखरच आशा हे सर्वात मोठे दुःख आहे आणि निराशा हे सर्वात मोठे सुख आहे पिंगला वेशेनं जेव्हा पुरुषांची आशा सोडली तेव्हा ती सुखानं झोपू शकली तेव्हा विषयांची आशा करू नये हे पिंगलेकडून शिकावे अध्याय आठवा समाप्त